वाल्मिकी रामायण अयोध्या खांड सर्गावर अतिशय कष्टाने राजा परतला तरी ते रामाच्या रथामागोमाग गेलेले परतले नाही कारण महा कीर्तिमान राम गुणसंपन्न असल्यामुळे अयोध्यावासी लोकांना पूर्ण चंद्रासारखा प्रिय झाला होता त्या प्रजाजनाने काकुतसे रामाची विनवणी केली तरी सुद्धा पिताचे वचन सत्य करण्याकरता तो वनातच गेला जणू डोळ्याने त्यांना पिऊन टाकीत असल्या कारण असल्याप्रमाणे स्नेहयुक्त दृष्टीने त्यांच्याकडे पाहत राम त्या लोकांना आपल्या आपत्याप्रमाणे मानून बोलला अयोध्या निवासी लोकांचे जे प्रेम आणि जो आदरभाव माझ्याविषयी आहे तो त्यांनी विशेषेकरून भरताविषयी विशे ठेवावा त्यामुळे मला बरे वाटेल तो कैकईचा आनंद वाढवणारा भरत शुभ चारित्र्यचा आहे तुमचे प्रिय आणि हित होईल असेच तो तो वयाने लहान असला तरी ज्ञान वृद्ध आहे मृद अंतकरणाचा युवराज म्हणून ठरवला गेला आहे इतकेच नव्हे तर माझ्यात नसलेले गुण सुद्धा त्याच्यात आहेत म्हणून तुमच्या त्या राजाची आज्ञा तुम्ही पाळावी मी वनात राहायला गेलो महाराज माझे प्रिय करण्याच्या इच्छेमुळे स्वतःला त्रास करून घेणार अशा रीतीने तुम्ही त्यांचा ऐकावे जसजसा दस राम धर्माला धरून राहिला तसे प्रजाजन तोच राजा भावा अशी इच्छा करू लागली डोळे डबडबून आलेल्या आणि दीन झालेल्या नगरवासी जना रामलक्ष्मणाने आपल्या गुणाने दण बांधून ओढून घेतले ज्ञान वय आणि ओझ अशा तिन्ही प्रकाराने वृद्ध असलेले द्विज वयामुळे डोके लुटू लुटू हरत असताना दुरूनच बोलले रामाला वेगाने वाहून नेणाऱ्या जातीवंत घोड्यानं मागे पडता पुढे जाऊ नका आपल्या पोषणकर्त्याचे हित पहा प्राण्या कान असतात घोड्यानं तर विशेषच असतात म्हणून आमची प्रार्थना ऐकून तुम्ही मागे फिरा तुमचा हा पोषणकर्ता धर्माने विशुद्ध करण्याचा वीर शुभव्रताच्या बाबतीत दृढ राहणार आहे त्याला वनाकडून पुर पुराकडे आणले पाहिजे पुराकडून वनाकडे नेता कामाने ते वृद्ध ब्राह्मण अशा रीतीने आर्थ अंतकरणाने विलाप करीत आहेत हे पाहून राम एकदम जवळजवळ पावले टाके तो सीता लक्ष्मणासही चालू लागला कारण चारित्रसंपन्न रामाला आपण रथात बसून पायी चालणाऱ्या द्विजांना मागे टाकून जावेना त्याच्या डोळ्यात दया होती अशा पायी चालत निघालेल्या रामाला पाहून ते द्विज गडबडले आणि मनाने व्यथित होऊन ते रामाला म्हणाले ब्राह्मणाविषयी प्रेमा जर बाळगणार तू हा समस्त ब्राह्मण समाज तुझ्या मागे येत आहे आणि ब्राह्मणांच्या खांद्यावर बसून हे आमचे अग्निही तुझ्या माग वाजपेयी यज्ञानिमित्ताने उत्पन्न झालेली ही, उत। ही आमची शरद ऋतूतील मेघाप्रमाणे शुभ्र असलेली छत्रे तुझ्या मागून येत आहेत ती पहा तुझ्या डोक्यावर छत्री नाही तुला उन्हाचा त्रास होईल या आमच्या वाजपेयी छत्राने आम्ही तुझ्यावर छाया धरू जी आमची बुद्धी सतत वेद मंत्रांचे अनुसरण करणारी तुझ्यासाठी आमच्या हृदयातच नित्य वास करीत असतात आणि स्वतःच्या चारित्र्याने स्वतःचे रक्षण करणाऱ्या आमच्या बायका घरातच राहतील तुझ्याबरोबर येण्याचा सुविचार आम्ही केला आहे त्या निश्चयात आता बदल होणे आता बदल होणे नाही तू असा धर्माचा आचार करीत असताना आमचे तिकडे धर्म मार्गावर राहणे कसे काय होणार हंसाप्रमाणे मस्तून धुळेने माखून घेऊन फिर म्हणून याचना केली पण तू निश्चयाचा पक्का इकडे आलेल्या पुष्कळ द्विजांचे यज्ञ लांबलेले त्यांची समाप्ती वत्सा तुझ्या परज्ञावर अवलंबून आहे चराचर प्राणी मात्र या लोक तुझ्यावर प्रीती करणारे ते तुझी विनवणी करत आहेत तर या भक्तांविषयी तू अपनी भक्ती दाखो ना आणि वायूच्या झपाट्यामुळे फांद्यावर उचललेले वृक्ष फांद्यातून होणारे आवाज करीत असल्यासारखे आहारा करता बाहेर फिरत राहणारे पक्षी हालचाल न करता वृक्षावरच बसून राहिले ते तुझी याचना करीत आहेत की सर्व भूतांवर दया कर अशा प्रकारे ते ब्राह्मण परत चालण्याविषयी आक्रोश करून सांगत असतानाच त्याना तमसा नदी दिसली ती जण रामाला अडवी आली मग सुमंत्रांनी सुद्धा रथातून उतरून थकलेल्या घोड्याना रथापासून चटकन मोफे केले आणि त्यानं पाणी पाजून त्यांचे अंगे पाण्याने धुवून काढून त्यांना तमसेच्या काठीत जरायला सोडले अयोध्याकांडाचा पंचेचाळीसावा सर्ग समान